पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्या पाटील भाग अकरावा एक विद्यार्थी विद्यार्थी बाजारात कळीत व हिशेब लिहीत आमच्याकडे आज सुमारे 30 चाळीस वर्षे नेहमी चार पाच विद्यार्थी त्यांचा सर्व खर्च चालवून बाळगलेले असत दुसऱ्या अनेक धर्मापेक्षा विद्यार्थ्यांना धर्म करणे स्वतःला मनापासून आवडत असे म्हणून या दिशेने धर्म जास्त जास्त होईल हे घरात राहिलेले विद्यार्थी आपला अभ्यास सांभाळून भाजी आणणे जमा खर्च वानी कापडवाला व वा दानेवाला यांच्या दुकानातून आम्ही सांगू तो माल आणून देणे ही कामे करीत असत त्यांच्यापैकी जो हुशार व जाणता असेल त्याच्याकडून किर्द लिहिण्याचे बिले चुकविण्याचे काम करून घेण्यात येईल याप्रमाणे वेळच्या वेळी लिहिण्याची स्वतःची ताकीद असे त्याप्रमाणे कोणताही माल उधार आणावायचा नाही असा नियम असे शे दोनशे रुपयांचा माल आणला असला तो त्याची चौकशी होईपर्यंत 8-15 दिवस कदाची देणे राहिले तो महिना अखेर तरी त्याचे पैसे चुकते करून पावती घेतली पाहिजे अशी ताकीद असे याप्रमाणे सर्व व्यवस्था आमच्या वनसा पाहत विद्यार्थी भटची लबाडी त्यावेळीच्या विद्यार्थ्यांपैकी भट याड नावाचा एक कोकणचा मुलगा होता तो लिहिण्यात हुशार असून त्याचे मोडी अक्षर चांगले असल्यामुळे त्याच्याकडे जमा खर्चाचे काम सोपिले होते दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत नोकर लोकांचे पगार व व्यापारी वगैरे लोकांची बिले चुकविण्याची चाल असे अलीकडे कधीकधी नोकऱ्यांना पगार दिला की व्यापाऱ्याचे पैसे त्याच्या जाती पाठवून देत तने करून एकेच दिवशी जमा खर्च लिहिणे सोयीचे होई काही दिवस असा क्रम झाल्याने सदर मुलाला लबाडी करण्याची वासना झाली बिले चुकविण्याचे व जमा खर्च लिहिण्याच दोन्ही कामे त्याच्या हातात असल्यामुळे लबाडी झिरविण्यास त्याला चांगली संधी मिळाली सदर भटाने सुमारे दोन महिन्यांच्या बिलाचे पैसे घरातून उचलून व वही खर्ची घालून ज्याचे त्यासनं देतात वाईट कामाकड़ खरसून टाकली लबाडी सापडली हे कृत्य उघडकीला येण्यास असे कारण झाले की एके दिवशी आमच्या वनसांनी पावशेर काजू वाण्याकडून आणविणे तो ते घेऊन आल्यावर त्याला सहज म्हणाल्या या काजूशिवाय आमचे पूर्वीचे काही देणे राहिले नाही ना, ना एवढेच उधार आहे हे ऐकून वाणी आश्चर्याने म्हणाला काय तुम्ही पैसे पाठविले होते की काय मला तर गेल्या दोन महिन्यांचे पैसे मिळावयाचे आहेत हे ऐकून वनसांना चमत्कारिक वाटून त्या म्हणाल्या आमचे पैसे कधी सुधार राहत नाही हे तुम्हाला माहीत असून तुम्ही दोन महिने विचारल्या वाचून स्वस्त कसे बसला तुम्ही आपल्या दुकानाच्या माणसाजवळ नीट चौकशी करा वाणी निघून गेला तोच हा मुलगा घरी आला तेव्हा वनसनी त्याला विचारले तू वाण्याचे पैसे चुकते केले नाहीस त्याने न गोंधळता एकदम सांगितले मी सगळ्यांची बिले चुकती केली सर्व लबाडी सापडली हरी पळवून गेला तेव्हा त्याला ते अधिक न बिसकविता तू आपल्या अभ्यासाला जा असे वनसनी सांगितले आणि मुकाट्याने शिपायला पाठवून दाणेवाला व कापडवाला यांचे तरी पैसे पोचते झाले किंवा नाहीत याचा शोध आणविला तेव्हा कोणालाच पैसे मिळाले नाहीत असे कळल्यावर त्यांनी शिपायाला सांगितले तू देवळीवर बैस आणि हरीला कोणत्याही कामाला दरवाजाबाहेर जाऊ देऊ नकोस तो दिवस दसऱ्याचा होता म्हणून जेवण झाल्यावर व्यापाऱ्यांना समक्ष बोलावून रुजूवात घ्यावी व मग स्वतःच्या कानावर घालावे असा वनसनचा विचार होता पण हरीला त्याचा संशय येऊन त्याने पुढील दरवाजाने मित्राकडे जावायचे आहे पुस्तक आणावायचे आहे वगैरे सबबीवर बाहेर जाण्याचा प्रयत्न केला पण शिपायांनी त्याला बाहेर जाऊ दिले नाही तेव्हा तो मार्केट मार्केटकडील भिंतीवरून खाजगीवाल्याच्या बागेत उडी टाकून पळून गेला चोरी कळवली चोरास पकडण्याचा हुकूम ही बातमी एका विद्यार्थ्याने येऊन वंशना सांगितली पण त्या काही बोलल्या नाहीत म्हणून त्याने तीच बातमी मला येऊन सांगितली ते ऐकल्याबरोबर चार पाचशे रुपयांची अफरातफर करून दिवसाढोळ्या मनुष्य भिंतीवर उडी मारून पळून जातो व इतकी माणसे व शिपाई असून त्याला पकडण्यात कोणी जात नाही याबद्दल मला जो राग आला त्या भरात आसन सण आहे जेवणाच्या आधी बातमी कानावर गेली तर त्रास होईल जेवण जाणार नाही याचा मला अगदीच विसर पडला व मी एकदम जवळ जाऊन ही बातमी कळविली माझ्या या उतळपणाबद्दल दुसरीकडून मला यथास्थित प्रायचित्त मिळाले स्वतः मात्र मी सांगितलेले ऐकून घेतले व उत्तर दिले नाही खरे पण मनाला त्रास झाला असावा असे दिसले कारण लिहिण्याचे काम चालले होते ते बंद ठेवले व जेवणाची वेळ झाली म्हणून दप्तर बांधाव्यात शिपाई वर आला होता त्याला विचारले तुम्ही देवडीवर शिपाई असून चोरी करून मुलगा पळून जातो ही गोष्ट तुम्हाला कळू नये जा त्याच्या पाठीमागे व तो कोठे जात असेल तेथून त्याला धरून आणा पण त्याला बिरू नका हो इतके बोलून जवळ असलेले पुस्तक वाचावेतच घेतले मी खाली स्वयंपाकघरात गेले कानामागून आली व तिखट झाली शिपाई जो निघाला तो बडबडत तो कुठे जातो आहे मी त्याला धरून आणतो असे हुशारकीने बोलत देवडीवर गेला ताई सासूबाई व वंश देवघरात होत्या त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी त्या ते शिपाईला बोलावून विचारले अरे ही बातमी इतक्यात वर कोणी कळविली तो म्हणाला आम्हाला काय ठाऊ वहिनीबाई तेते होत्या त्यांनी सांगितले असेल तर कोण जाणे इतक्या ऐकल्याबरोबर झाले सुरुवात वंच म्हणाल्या बघितलेत ताई सणावर ही बातमी जेवणाच्या आधी कळू नये म्हणून मी इतका वेळ कळविली नाही नाहीतर काय तो काय माझा काका मामा होता की त्याला मुद्दाम कोणी पळवून लाविले म्हणून हिनेही बातमी इतक्या घाईनेवर जाऊन कळविली आमचे का नाते नाही आम्ही कोणी नाही हीच काय ती हिताची आहे वाटते काना मागून आली आणि तिखट झाली ताईस हसुबाईंचा गदारोळ इतक्या ऐकल्यावर ताई हसूबाई रागाने उसळून म्हणाल्या अगं बीजबराच्या बायका अशात चहाड बुजक्या असतात या चहाड्या सांगून सांगून मरची संपादन करावं याचा आजपर्यंत हिला अशी खोड नव्हती मी उलट निर्वाळा देत होते की ही इतर बीजवरांच्या बायकांसारखी नाही पण लवकरच माझा संशय फिटला म्हणावा याचा दिवसेंदिवस एक एक गुण येत चालला आहे संशय फिटला म्हणावा याचा इतके दिवस कितीही बोलले तरी राग येत नसे पण आता तोही येत चालला आहे उत्तर देत नाही पण आठवड्यासारखी होते एक एक होते ते लाग लाग ला आहे ते बरेच होत आहे सभेला जाऊ लागले आहेत इंग्रजी शिकत आहेतच दोन चार म्हाताऱ्या घरात आहेत त्या हाकुंदे बनावे, म्हणजे सुटलीस मग साहेब आणि मडम हातात बुके घेऊन खुर्चीवर बसा आताशा पहावे की दिवसानुदिवस तिला असे वाटू लागले लाग ला आहे की आपण घरची यजमानी नहोत नोकर चाकरांनी आपल्याच ताब्यात वागावे नफा नुकसान जे काय होत आहे ते आपलेच होत आहे पण तिला म्हणावे की अशी फुशारून जाऊ नको आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुझे काही चालू देणार नाही अशा चाड्या लाग करू लागलीस तर मनुष्य कोण टिकतील हरिने सोरी केली तरी नुकसान आमचेच झाले हिच्या बाबाला पैसे भरावे लागतील की काय पुन्हा अशी आग लावलीच तर ला आपला विचार पहा वगैरे अतिशय रागाने मोठमोठ्याने बोलत देवघरातून माझात येत होत्या स्वतचा कैवार त्यांनी शेवटची वाक्य बोलण्याला व वा स्वत खाली यावायला एकच गाठ पडून शेवटची दोन तीन वाक्य स्वतः ऐकली अगोदरच म्हणायला फार त्रास झाला होता त्या इतक्या तऱ्हेने त्या मला विनाकारण बोलत आहेत ही गोष्ट समक्ष ऐकल्यामुळे स्वतःला सहन झाली नाही व जरा उभे राहून त्यांनी म्हटले खरे म्हटलंय तर या गोष्टी तुम्ही आधीच मला कळवायच्या त्या कळविल्या नाहीत आणि चोरांचा कैवार घेऊन घरच्याच माणसात जास्ता का ती माझ्याजवळना सांगेल तर कोणाजवळ सांगेल ताईबाईंचा सा संताप व स्वतःची क्षमा याचना हे ऐकल्याबरोबर त्या अतिशय संतापल्याने म्हणाल्या बायकोचा इतका कैवार घ्यावायला तिला काही कोणी डानग्या नाही लावल्या इतके बायको लाडकी पण कसली, तर तर आपल्याजवळ घेऊन पाहिजे नायता तिला चौरंगावर बसवून देवी म्हणून तिची पूजा कर इंग्रजी शिकून मोठा शहाणा झालास असे तुला वाटते पण काही शान पण नाही आमचा कंटाळा आला असेल तर बायकोचा कळवार घेऊन अपमान करू नको त्यापेक्षा घरातून आम्हाला जायला सांग अशा तऱ्हेच्या त्यांच्या या कुंभाडी बोलण्याने व त्राग्याने स्वतःला कधीच नयणारा राग येऊन एकदम नको कोणी म्हटले आहे इतके वाक्य तोंडातून निघून गेले मात्र तो स्वतःच्या लक्षात ही चूक झाली असे येताच आवाज अगदी मृदू झाला व चूक करता, अगदी पडते घेऊन ताई सासूबाईंशी बोलणे सुरु झाले तर त्यांना पुष्कर सांगितले की घरात आम्हा सगळ्यांना वडील कायदे तुम्ही आहात वाटेल त्याला तेल तुम्ही रागे भरला, तर त्याने ऐकून घेतले पाहिजे वेळेवर माझ्या काही चूक झाली माझाही कान धरण्याचा तुम्हाला अधिकार आहे तुम्ही वाटेल त्याला बोला पण खरे काय आहे याची निवड करा आता घाईत माझ्या तोंडून जो शब्द गेला त्याचबद्दल सुद्धा तुमची मी क्षमा मागतो असे प्रांजयपणाने शेवटी सांगितल्यावर मग ताईस असुबाईंचा राग थोडा कमी झाला घराण्याची चाल आमच्या घराण्यात बायका माणसांना मानाने व वा मर्यादेने वागविण्याची पहिल्यापासून चाल आहे त्यात वडील बायकांना सर्वांनी मान दिलाच पाहिजे त्या काही बोलल्या तरी सोचले पाहिजे उत्तर देऊन अमर्यादा करावायची नाही अशी मामंजीची व स्वतःची ताकद असे त्यामुळे आमच्या वडील माणसांना अपमानाचा शब्द ऐकण्याची अगदीच सवय नव्हती त्या आजीकडून केव्हाही व कोणत्याही बाबतीत वडील माणसांना दुखविण्याचा शब्द यावायचा नाही त्यात बायकोच्या संबंधात तर कोणत्याही तऱ्हेचा उच्चार व्हायचा नाहीच अशी त्यांची बालंबाल खात्री होती तिकडून व बायकोच्या कळवाराचेच निघालेले शब्द ऐकून त्यांना भयंकर अपमान वाटला यात आश्चर्य ते काय पश्चाताप पण वर सांगितल्याप्रमाणे क्षमा मागितल्यावर त्यांचा राग कमी झाला व त्या मोकळ्या मनाच्या असल्यामुळे काही दिवसांनी त्यांचा राग अजिबात निघून गेला म्हणले तरी जाले पण स्वतःच्या मनाला मात्र ही गोष्ट लागून राहिली जेव्हा जेव्हा त्या प्रसंगाची आठवण होईल तेव्हा तेव्हा वाटे की याचवेळी आपण इतके विकार वश कसे झालो व आपल्या तोंडून हे शब्द कसे निघाले याबद्दल वारंवार पश्चाताप वाटे ताईससुबाईंच्या मृत्यूनंतरची आबाभोजींना व वंशांना पुण्यात स्वतः जे पत्र लिहिले त्या आता यावर झालेल्या चुकीचा उल्लेख अगदी कळवळ्याने केला होता आमच्या ताईससुबाई अठराशे सत्त्याण्णव सालच्या भाद्रपद मासे प्लेगाने वारल्या